श्रीमद भगवद्गीता शंकर भाष्य अध्याय अकरावा मागिल अध्यायात भगवंतांनी आपल्या विभूती कथन केल्या त्यावेळी भगवंत असे म्हणाले की हे सर्व जग माझ्या एका अंशाने स्थिर झालो आहे हे भगवंताचे निवेदन ऐकून भगवंतांचे जे जगदात्मक मूळ स्वरूप आहे त्या स्वरूपाचे समक्ष दर्शन घडावे या इच्छेने अर्जुन म्हणाला श्लोक पहिला अर्जुन म्हणाला माझ्यावर कृपा करण्यासाठी तू अत्यंत गुप्त निवेदन केलेस त्यामुळे माझा मोह नाहीसा आहे बाबत विवेचन केलेस त्या निवेदनामुळे माझा मोह अविवेकबुद्धी नाहीशी झाली त्याचप्रमाणे श्लोक दुसरा तसेच कमलपत्राप्रमाणे नेत्र असलेल्या तुझ्या मुखातून सृष्टीची उत्पत्ती आणि लय आणि अविनाशी सामर्थ्याचे सविस्तर वर्णन मी ऐकले भाष्य तू सांगितलेस ते प्राणीमात्रांची उत्पत्ती आणि लय हे दोन्ही समारांश रूपाने नव्हे तर सविस्तरपणे मी ऐकले कमलपत्राप्रमाणे नेत्र असलेला श्रीकृष्णा तुझे अविनाशी अक्षय असे महिमापण सुद्धा मी ऐकले श्रुतम हे क्रियापद मागील वाक्यावरून घेण्यात आले आहे श्लोक तिसरा हे परमेश्वरा तू आपल्याबद्दल जे बोललास ते तसेच आहे म्हणून हे पुरुषोत्तम ते सत्याश्वरमय रूप पाहण्याची माझी इच्छा आहे भगवंता, तू ज्याप्रमाणे मला सांगितलेस ते सर्व उचित आहे ते असत्य नाही तरी पण हे पुरुषोत्तमा ज्ञान ऐश्वर शक्ती बल वीर आणि तेजयुक्त असे तुझे ऐश्वरमय वैष्णव रूप समक्ष पाहण्याची माझी इच्छा आहे शुभा हे प्रभो योगेश्वर मला रूप पाहता यावे असे जर तुला वाटत असेल आणि शक्य असेल तर तू तु तु तुझे ते अविनाशी रूप मला दाखव भाष्य हे प्रभो स्वामी मी अर्जुनाने तुझे ते रूप पाहणे शक्य आहे असे जर तुला वाटत असेल तर हे योगेश्वरा ईश्वरा मी तुझ्या त्या रूपाचे दर्शन घेण्याची इच्छा करीत आहे म्हणून तू तु तुझे ते अविनाशी स्वरूप मला दाखव अर्जुनाच्या या बोलण्याने प्रेरित होऊन भगवान म्हणाले श्लोक पाचवा भगवान म्हणाले अर्जुना माझी विविध प्रकारची आणि विविध वर्णांची अनेक आकारांची शतावधी किंवा सहस्त्रावधी दिव्य रुपे पहा भाष्य हे प्रथा माझे शेकडो हजारो अर्थात अनेक प्रकारची रुपे पहा ही रूपे नाना प्रकारची विविध भेद असणारी दिव्य अर्थात देवलोकामध्ये असलेली अलौकिक नेहमी पाहण्यावास न मिळणारी त्याचप्रमाणे त्यांचे वर्ण आणि आकार देखील विविध प्रकारचे आहेत ज्यामध्ये पिवळा निळा वगैरे प्रकारचे वर्ण आहेत आणि विविध आकार असलेली ही रुपे पहा श्लोक सहावा हे भरतवशा जन्मलेल्या अर्जुना माझ्यामध्ये आदित्य वसु अश्विनी कुमार मरुत याचप्रमाणे यापूर्वी न पाहिलेली आश्चर्यमय रूपे पहा भाष्य हे भरता, तू बारा आदित्य अष्ट वसु एकादश रुद्र दोन अश्विनी कुमार एकोणपन्नास त्याचप्रमाणे इतर अनेक मनुष्य लोकात तू पूर्वी कधीही न पाहिलेली किंवा अन्य कोणीही न पाहिलेली अद्भुत अशी रूपे पहा एवढेच नाही तर श्लोक सातवा हे अर्जुना आता माझ्या शरीरात एकाच जागे स्थित असलेले चर आणि अचर सहित संपूर्ण जग पहा तसेच आणखीही जे काही पहावेची इच्छा असेल ते देखील पहा पाश्यो, माझ्या शरीरात एकाच ठिकाणी स्थावर जंगमात्मक संपूर्ण जगात पहा त्याचप्रमाणे आणखी जे काही म्हणजे आम्ही कौरवांना जिंकू कौरव आम्हाला जिंकतील अशा प्रकारची जंका तुला येत होती ते सर्व आणि अन्य जे पाहण्याची इच्छा असेल ते देखील पहा परंतु श्लोक आठवा तू आपल्या स्वतःच्या जुळ्यांनी मला पाहण्यास असमर्थ आहेस म्हणून तुला मी अलौकिक नेत्र देतो या नेत्रांनी ने माझे अलौकिक योग ऐश्वर पहा भाष्य तू मी विश्वरूपधारी पर जो परमेश्वर त्याला या प्राकृत नेत्रांनी ने पाहू शकणार ने नाहीस ज्या दिव्य नेत्रांच्या योगाने तू मला पाहू शकशील असे दिव्य नेत्र मी तुला देतो त्या योगे तू मी जो ईश्वर त्या माझे ऐश्वर आणि योग सामर्थ्य पहा श्लोक नववा संजय म्हणाला हे राजा महायोगेश्वर आणि सर्व पापांचा नाश करणारा भगवंत असे बोलल्यावर त्याने अर्जुनाला अत्यंत श्रेष्ठ असे ऐश्वरयुक्त आपले दिव्य रूप दाखवले भाष्य हे राजा धृतराष्ट्र याप्रमाणे बोलल्यानंतर महायोगेश्वर श्रीहरिने जो अतिशय महान आणि महान योगेश्वर आहे त्या नारायणाने पृथ्वी पुत्र अर्जुनाला आपले ईश्वरीय परमश्रेष्ठ असे विश्व रूप दाखवले श्लोक दहावा अनेक मुखे अनेक नेत्र अनेक आश्चर्यकारक रूपे पुष्कळ आणि दिव्य आभूषणांनी युक्त ज्याच्या हातात अनेक दिव्य आयुधे आहेत रूपामध्ये अनेक मुखे आणि अनेक नेत्र आहेत त्याप्रमाणे अने, अनेक आश्चर्यकारक आश्चर्य वाटावे असे अनेक दृष्टे आहेत ते रूप दिव्य अलंकार आणि हातात धारण केलेली अनेक दिव्य शस्त्रे आहेत असे ते रूप भगवंतांनी अर्जुनाला दाखवले तसेच श्लोक अकरावा दिव्य पुष्पमाला दिव्य वस्त्र धारण के दिव्य गुटी लगा अर्जुना धारण के लिए जो आश्चर्य दृश्य नि युक्त है जो सर्व भूतम आत्मा अल्ला सर्व बाजूला ज्यादा मुख्य धारण के लिए ज्यादा अंत लगता नहीं अ दिव्य विराट रूप भगवंता ने अर्जुना अशा प्रकारे पूर्व श्लोकाचा संबंध घेऊन या श्लोकाचा अर्थ केला पाहिजे किंवा अर्जुनाने उपम्याने सांगतात श्लोक बारावा आकाशामध्ये सहस्त्रावधी सूर्य एकाच वेळी उगवले तर जो प्रकाश निर्माण होईल तो सुद्धा त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाश इतका क्वचितच होईल भाष्य अंतरिक्षात अर्थात तिसऱ्या लोकात स्वर्ग लोकात एकाच वेळी हजारो सूर्याचा एकाच वेळी उदय झाला असता जो प्रकाश उत्पन्न होईल तो प्रकाश महात्मा एवढा कदाचित झाला तर होईल ते असंभव आहे काही झाले तरी विश्वरूपाचा प्रकाश अधिक आहे असा अभिप्राय तसेच श्लोक तस तेरावा अर्जुनाने त्यावेळी अनेक प्रकारे निरनिराळ्या प्रकारे संपूर्ण जग त्या शरीरामध्ये एक ठिकाणीच असलेले पाहिले त्यावेळी पांडुपुत्र अर्जुनाने देव पितर आणि मनुष्या आदी अनेक प्रकारे नटलेले संपूर्ण जगत त्या विश्वरूप देवादी देव श्री हरिच्या शरीरामध्ये एकत्रित असलेले पाहिले श्लोक चौदावा त्यानंतर आश्चर्यचकित आणि रोमांचयुक्त झालेला अर्जुन परमात्म्यास मस्तक नमस्कार करून आणि हात जोडून असे म्हणाला भाष्य ते विश्वरूप पाहून अर्जुनाने आश्चर्युक्त होऊन त्याच्या अंगावर रोमांच उभे नंतर त्या विश्वरूप धारी परमात्म्याला मस्तक लोक आणि नम्रतापूर्वक पुन्हा हात जोडून म्हणाला हे जे विश्वरूप मला दाखविले ते मी कशा प्रकारे पाहत आहे हा आपला अनुभव स्पष्ट करताना अर्जुन म्हणाला श्लोक सोळावा अर्जुन म्हणाला हे देवा तुझ्या शरीरात देव, देव, मी हे सर्व देव तसेच अनेक समुदाय कमलासनावर बसलेला ब्रह्मदेव महादेव सर्वऋषी तसेच दिव्य सर्पांना मी पाहत हश्यो हे देवा मी तुझ्या शरीरामध्ये सर्व देव स्थावर जंगमात्मक नाना प्रकारच्या भूतमात्रांचे विशेष समुदाय तसेच कमलासनावर कर्णिकेवर टोकावर बसलेला आणि प्रजेचे पालन करणारा चतुर्मुख ब्रह्मदेव वसिष्ठादि ऋषी आणि वासुकी प्रभू ती सर्व दिव्य दिव्य, दिव्य लोकात राहणारे सर्प मी पाहत आहे श्लोक सोळावा हे विश्वरूप प्रभो अनेक हात पोटे मुखे नेत्र असलेला तसे सर्व बाजूला अनंत रूपे आहेत अशा तुला मी पाहत आहे हे विश्वरूपा तुझा अंत मला दिसत नाही तसेच तुझा मध्य किंवा प्रारंभ सुद्धा मला दिसत नाही भाष्य हे भगवंत अनेक बाहू उदरे मुखे आणि नेत्र ज्याच्यामध्ये आहेत असे तुझे रूप मी पाहतो सर्व बाजूला ज्याचा अंत लागत नाही अशा अनंतरूपामध्ये मी तुला पाहतो मी तुला अंत अर्थात समाप्ती मध्य आदी यामधील अवस्था पाहू शकत नाही याचा अभिप्राय असा की मला तुझ्या परमात्म स्वरूपाचा न अंत पाहता येत न मध्य न आली पाहता येत तसेच श्लोकसत्रावा मुकुट गदा सुदर्शन चक्र धारण करणारा सर्व बाजूंनी प्रकाशमान तेजाची राशी असलेला प्रज्वलित अग्नि किंवा सूर्याप्रमाणे ज्योतिषमान असलेला पाहण्यास कठीण आणि सर्व बाजूंनी विस्तृत असलेल्या अशा तुला मी पाहत आहे भाष्य मस्तकावर धारण करण्याचे एक प्रकारचे शिरोभूषण याला किरीट म्हणतात किरीट धारण करणारा तो किरीटी ज्याच्या हातात गदा आहे तो गदिन ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रीनं तेव्हा बाजू निकत आहे अशा तुला पाहण्यास अत्यंत कठीण जात असताना सुद्धा पाहत आहे अग्नी व सूर्य यांच्या दीप्त प्रमाणे तेज असलेला आणि स्वतंत्रपणे पाहता येणार नाही अशा तुला मी पाहतो ज्याला कोणीच उपमा देता कोणतीच उपमा देता येत नाही असा म्हणून अशा योगशक्तीला पाहून मला असे वाटते की श्लोक अठरावा ज्याचे ज्ञान करून घेणे योग्य आहे असा परमश्रेष्ठ कधीही क्षय न होणारा तू या जगाचे आश्रयस्थान आहेस वनादी धर्माचा संरक्षक अविनाशी सनातन फार पूर्वीपासून असलेला आणि पुढेही असणारा सपुरुष आहेस असे माझे मत आहे भाष्य ज्याचा कधीही नाश होत नाही असा ज्याला मोक्षाची इच्छा आहे अशा लोकांकडून जाणण्यास योग्य ज्यांच्या मध्ये वस्तू ठेवली जाते असा निधान ज्याच्या मध्ये वस्तू ठेवली जाते त्याला निधान असे म्हणतात त्याप्रमाणे संपूर्ण विश्वाचे तू निधान अर्थात आश्रय आहेस शिवाय तू अविनाशी सनातन धर्माचे रक्षण करणारा जो धर्म सदैव असतो त्याला सनातन धर्म असे म्हणतात अशा धर्माचा पालना करता पुरुष आहेस असे माझे मत आहे तू सनातन परम श्रेष्ठ पुरुष आहेस असा अभिप्राय तसेच श्लोक एकोणीसावा जो आदि मध्य आणि अंतरहित तसेच अमर्यादा सामर्थ्याने युक्त ज्याला अग्नितहात आहेत ज्याचे चंद्र आणि सूर्य हे डोळे आहेत प्रज्वलित अग्निप्रमाणे ज्याचे मुख आहे तसेच आपल्या तेजाने या जगाला संतप्त करीत असलेल्या तुला मी पाहत आहे भाष्य याला आदी मध्य अंत नाहीत ज्याच्या वीरत्वाला अंत नाही असा अनंत वीर्य अनंत भाव धारण करणारा चंद्र आणि सूर्य हे ज्याचे डोळे आहेत अशा तुला मी पाहतो दीप्तिमान अगदी अग्निप्रमाणे ज्याचे मुख आहे आणि स्वतःच्या तेजाने विश्वाला तापवणार आहे अशा तुला मी पाहतो श्लोक विसावा हे महापुरुषात स्वर्ग आणि पृथ्वी या अंतर आकाश सर्व दिशा एकट्या तुझ्याकडूनच व्याप्त आहेत अलौकिक व रूप पाहून तिनही लोक अत्यंत व्याकुळ होत आहेत विश्वरूपाने दिसणाऱ्या एकट्या देवाने पृथ्वी आणि स्वर्ग यामधील सर्व आकाशाने संपूर्ण दिशा व्यापून टाकल्या आहेत हे श्रेष्ठा अर्थात उदार स्वभाव असलेल्या कृष्णा तुझे हे अद्भुत आश्चर्यकारक भयंकर भीती वाटणारे क्रूर असे रूप पाहून तीनही लोक भयाने व्याखळ होत आहेत भयभीत किंवा यापूर्वी नो जये युहू गीता दोन सहा आम्ही त्यांना जिंकू अथवा ते आम्हा सु असा अर्जुनास होता याचा निर्णय करण्यासाठी मी पांडवांना विजयाचे दर्शन घडवीन अशा भावाने प्रवृत्त झालेले भगवान आपले स्वतःचे आपले असले रूप दाखव लागले हे रूप पाहून अर्जुन पुढे म्हणाला श्लोक एक विसावा हे देवांचे समुदाय सुद्धा तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत कित्येक भयभीत झाल झालेले हात जोडून तुझी स्तुती करीत आहेत महर्षी आणि सिद्ध पुरुष यांचे क्षेम कुशल असावे म्हणून ते उत्तमोत्तम स्तोत्रे म्हणून तुझी स्तुती करतात भाष्य त्यांच्या पैकी कोणी धावण्यास असणारे भयभीत झाल्याने हात जोडून तुझी स्तुती करीत आहेत त्याप्रमाणे महर्षी आणि सिद्ध पुरुष यांचे समुदाय युद्धाच्या वेळी होणारे उत्पाद वगैरे अशुभचिन्हे पाहून या जगाचे कल्याण होगो असे म्हणून अनेक स्तोत्रांच्या सह्याने स्तुती करीत आहेत दुसरे असे की श्लोक बारा बा, बावीसावा रुद्र आदित्य वसु गण क्रतु विश्वदेव अश्विनी कुमार मरुद गण इतरांचा समुदाय तसं गंधर्व यक्ष राक्षस आणि सिद्धांचे समुदाय हे सर्वच आश्चर्यचकित होऊन तुझे रूप निहाळत आहेत भाष्य रुद्र आदित्य वसु रुद्रादिगण रुद्र, विश्वेदेव अश्विनी कुमार मरुत उष्मपा हा पितर हा हा प्रभूती गंधर्व कुबेरा तुझे हे रूप आश्चर्यमय होऊन हे सर्वजण पाहत आहेत म्हणून श्लोक ते विसावा हे महाबाहू अनेक मुखे अनेक नेत्र अनेक हात अनेक मांड्या अनेक पाय अनेक कोटे असलेले आणि अने, अनेक दाढांनी विक्राळ बनलेले तुझे महान रूप पाहून सर्व लोक व्यथित व्याकुळ होत आहेत त्याप्रमाणे मी देखील व्याकुळ होत आहे भाष्य हे महाबाहू ज्याचे प्रमाण सांगता येणार नाही असे तुझे विस्तृत तुझे रूप आहे त्या रूपात अनेक मुखे अनेक नेत्र अनेक हात अनेक मांड्या अनेक उदरे अनेक पाय अनेक अत्यंत विकरा जे भयानक दिसते असे रूप आहे ते तुझे रूप पाहून सामान्य प्राणी मात्र भयाने बिभल झाले आहेत त्याप्रमाणे मी देखील व्याकुळ झालेलो आहे त्याचे कारण असे की श्लोक चोवीसावा कारण हे विष्णव आकाशाला स्पर्श करणाऱ्या मी धीर धरू शकत नाही त्याप्रमाणे मला शांतही वाटत नाही शिव आकाशाला स्पर्श करणाऱ्या प्रज्वलित असे अनेक वर्ण अर्थात अतीव भयकारी आकृतींनी पसरलेल्या अशा अनेक मुखांनी तू इस आहेस नेत्रिप्तिमान आणि विशाल आहे हे पावन हे विष्णू अत्यंत भयभीत अंतकरणाने कोणत्या कारणाने श्लोक पंचवीस अकराळ विकराळ दाढा असलेली आणि प्रलय गाळाच्या प्रज्वलित असलेली तुझी मुखे पाहून मला दिशाही दिसत नाहीत सुखही मला मिळत नाही म्हणून हे जगन निवासा देवांच्या देवा तू प्रसन्न हो भाष्य विवेकपूर्वक जाणू शकत नाही कारण मला भ्रम निर्माण झाला आहे तुझ्या मुखाचे असे दर्शन घडल्याने मला स्वस्थता लाभत नाही म्हणून हे देवांच्या देवा जगन्यवासा तू प्रसन्न हो ज्यांच्यापासून आपल्याला पराभव स्वीकारायला लागेल अशी शंका होती ती शंका देखील आता नाहीशी झाली आहे कारण श्लोक सव्वीसावा हे सर्व धृत पुत्र पृथ्वीपालांच्या समुदायासह तुझ्यामध्ये प्रवेश करीत आहेत आणि भीष्माचार्य द्रोणाचार्य याप्रमाणे कर्ण आमच्यापैकी प्रमुख योद्धी यासह भाष्य दुर्योधनाने सर्व धृत पुत्र पृथ्वीपाल आपल्या सैन्यासह अवनी पृथ्वी अवनीपाल असे म्हणतात एकत्र होऊन वेगाने तुझ्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत एवढेच नव्हे तर भीष्म करणं आणि आमच्या बाजूच्या प्रमुख योद्ध्यांमध्ये अतिशय वेगाने प्रवेश करीत आहेत तर कित्येक चूर्ण झालेल्या मस्तकांनी तुझ्या दाडेमध्ये अडकलेले दिसत आहेत शिव अत्यंत वेगाने ते तुझ्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत ती मुखे कशा प्रकारची आहेत अकराळ विकराळ दाढा असलेली ही मुखे आहेत त्या मुखात प्रविष्ट होणाऱ्या व्यक्तींची कितीतरी चूर्ण झालेली मस्तके दातांमध्ये भक्षण केलेल्या मांसांप्रमाणे अडकून राहिल्याचे दिसत आहे कशा प्रकारे मुखात प्रवेश करतात ते सांगतात लोक अठ्ठा विसावा ज्याप्रमाणे अनेक नद्यांचे पुष्कळ पाणी वेगाने समुद्राच्या बाजूला धावते आणि समुद्रात प्रवेश करते त्याप्रमाणे मनुष्यामधील वीर सर्व बाजूंनी प्रज्वलित असलेल्या तुझ्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत भाष्यू ज्याप्रमाणे वाहणाऱ्या नदीतील पाणी अतिशय वेगाने समुद्राकडे धावत जाते आणि समुद्रामध्ये प्रवेश करते त्याप्रमाणे मनुष्यातील हे वीर भीष्मादी वीर तुझ्या प्रज्वलित मुखामध्ये प्रवेश करीत आहेत ते वीर का आणि कसे प्रवेश करतात ते सांगतात लोक एकोण दिसावं ज्याप्रमाणे पतंग प्रदिप्त अग्नीमध्ये अतिशय वेगाने स्वतःच्या नाशासाठी प्रवेश करतात त्याप्रमाणे हे लोक देखील स्वतःच्या नाशासाठीच ना तुझ्या मुखामध्ये तु अतिशय तु वेगाने प्रवेश करतात अश्य ज्याप्रमाणे पतंग व पक्षी स्वतःच्या नाशासाठीच प्रदीप्त अग्नीमध्ये वेगाने प्रवेश करतात त्या प्रकारे हे सर्व प्राणी सुद्धा नष्ट होण्यासाठी वेगाने तुझ्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत त्यांचा वेग अतिशय मोठा वाढलेला आहे त्यांना समृद्ध वेग असे म्हणतात तसेच श्लोक तिसा सर्व लोकांना सर्व बाजूंनी तू चाटूने घेत आहेस हे विष्णव तुझा प्रखर प्रकाश संपूर्ण जगाला आपल्या तेजाने ताप आहे भाष्य या समस्त लोकांना दिप्यमान मुखांनी सर्व बाजूने चाटून घेत आहेस आस्वाद घेत आहेस त्याचप्रमाणे सर्व जगाला व्यापून टाकणारे हे परमात्मा विष्णू तुझे उग्र आणि कठोर तेज जगाला व्यापून टाकून ताप देत आहे तेज सर्वत्र पसरत आहे कारण तुझा स्वभाव अत्यंत उग्र झाल्यामुळे श्लोक एक महाभयंकर रूप धारण केलेला तू कोण आहेस हे देव तुला वंदना तू प्रसन्न हो आगी रूप असलेल्या तुला जाणून घेण्याची मला इच्छा आहे कारण तुझ्या या प्रवृत्तीचे स्वभावाचे मला ज्ञान नाही भयंकर क्रूर रूप धारण करणारा तू कोण आहेस देवांमध्ये श्रेष्ठ असलेल्या देवा माझ्यावरती कृपा कर तृटी दृष्टीच्याही पूर्वी असलेल्या तुला ईश्वराला मी उत्तम प्रकारे जाणण्याची इच्छा करीत आहे कारण तुझी आत्ताची प्रवृत्ती क्रीडा माझ्या लक्षात येत नाही श्लोक बत्तीसावा भगवान म्हणाले सर्व लोकांचा नाश करण्यासाठी आणि वृद्धिंगत झालेला मी काळ आहे यावेळी लोकांना नष्ट करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे प्रतिपक्षातील जे युद्धे आहेत ते सर्व तुझ्या शिवाय कोणीही राहणार नाहीत भाष्य मी लोकांचा नाश करण्यास वृद्धिंगत झालेला काळ आहे मी का वृद्धिंगत झालो ते ऐक मी लोकांचा संहार करण्यासाठीच प्रवृत्त झालो आहे या ठिकाणी तुझ्याशिवाय तू युद्ध केले नाही तरी हे सर्व भीष्म द्रोण कर्ण प्रभूती वीर योद्धे यांच्यामुळे तुझ्या मनात शंका निर्माण होत आहे आणि जे प्रतिपक्षांच्या सेनेमध्ये निरनिराळे उभे आहेत ते कोणीही राहणार नाही कारण असे आहे की श्लोक ते दिसावा म्हणून तू उठ यश प्राप्त करून घे शत्रूंना जिंकून समृद्ध झालेल्या राज्याचा उपभोग घे हे सर्व शूर्य वीर माझ्याकडून यापूर्वीच मारले गेले आहे हे सर्व साची तू आता केवळ निमित्त मात्र हो म्हणून हे अर्जुना तू उठ भीष्म अर्जुनाने त्याला जिंकले असे यश तू प्राप्त करून घे तुझ्या पुण्याने ते तुला प्राप्त होणारे आहे दुर्योधनादिक शत्रूंना जिंकून निष्कंटक आणि समृद्ध असा राज्याचं तुला उपभेग घे हे निश्चित समज की या सर्वांना मी पूर्वीच ठार आहे त्यांचे प्राण निघून गेलेले आहेत डाव्या आणि उजव्या असा दोन्ही हाताने शिवसंधान करणारा म्हणून सव्यसाची अर्जुना तू केवळ श्लोकोत्व द्रोणाचार्य आणि पितामहाम याच प्रमाणे जय कर्ण आणि आणखीही पुष्कळ युद्धांना तू मार भिवू नकोस तू युद्धामध्ये शत्रूला निश्चित जिंकशील म्हणून तू युद्ध द्रोणाचार्य आधी ज्या ज्या युद्धांबाबत अर्जुनाच्या मनात होती त्यांना त्यांना भगवंतांनी ठार मारले द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य त्यावेळी सन्माननीय होते म्हणून अर्जुनाच्या मनात शंका निर्माण झाली होती कारण कारण द्रोणाचार्य दिव्यास्त्र संपन्न आणि विशेषतः त्यांचे गुरु होते भीष्म इच्छा मरणी संपन्न आणि युद्धात परुष परशुरामा झालेल्या युद्धात पराभूतन्न झालेले होते त्याचप्रमाणे जयदरथ तप करीत असून माझ्या पुत्राचे मस्त भूमीवर पडणाऱ्या मस्त सुद्धा असा त्यांचा हेतू होता कर्णाजवळ इंद्राने प्रदान केलेली वासविशक्ती असल्याने कधीही नाशन न होणाऱ्या शस्त्रास्त्रांनी संपन्न सूर्य पुत्र आहे तो सूर्य तो सूर्यापासूनच्या एका पन्नाच्या पुढे जन्माला आहे आला आहे अशा सर्वांना मी मारले आहे तू निमित्त मात्र हो व्यथित होऊन तू त्यांचे भय बळण्याचे मुळेच कारण नाही दुर्योधना दिक, दुर्योधनादिकांना युद्धामध्ये जिंकून तू प्राप्त करशील श्लोक पस्तीसावा संजय म्हणाला भगवान कृष्णाचे हे बोलणे ऐकून थरथर कापणारा अर्जुन हात जोडून नमस्कार करीत सदगदित होऊन आणि भीतभीतच नमस्कार करीत भगवंतांना असे म्हणाला अश श्रीकृष्णाचे पूर्वी बोललेले भाषण ऐकून अर्जुनाने हात जोडले तो कापू लागला सदगदित होऊन भयभीत झाला आणि कृष्णाला म्हणाला अतीव प्रेमानंदाश्रू पूर्ण नेत्रांनी युक्त झाला त्याच्या मुखातून शब्द फुटेच ना यालाच सद्गदित होणे असे म्हणतात क्रियेची विशेष माहिती या पदाने दिल्याने ते क्रियाविशेषण आहे पुन्हा पुन्हा भयाने व्याकुळ होऊन भगवंताला वंदना करू लागला अशावेळी संजयाच्या बोलण्याला विशेष महत्व आहे द्रोणाधिक चार वीरांचा अर्जुनाने नाश केल्यावर गेल्याबरोबर धृतराष्ट्र संधी करेल आणि त्यामुळे दोन्ही पक्षांना शांती प्राप्त होईल असे संजयला वाटले परंतु भविष्यकाळाकडे नजर ठेवून धृतराष्ट्राचे संजयाने बोलणे सुद्धा ऐकण्याचे टाळले परंतु भविष्य काळाकडे नजर ठेवून धृत संजयाचे बोलणे सुद्धा ऐकण्याचे टळले श्लोक छत्तीसावा हे अंतर्यामी यामीकृष्ण अर... हे योग्यच आहे की तुझे नाम स्वभाव याच्या गुणगाणाने जग अत्यंत आनंदित होत आहे आणि अनुराग होत आहे भयभीत झालेले राक्षस दशदिशांना पळत आहेत तर सर्व साधूंचे समुदाय तुला नमस्कार करीत आहेत भाष्य हे अगदी उचित आहे कारण हे ऋषिकेशा तुझी कीर्ती आणि मोठेपण ऐकून हे जग आनंदाला उचितच आहे, भगवान आहे कारण ईश्वर सर्वांच्या अंतरात आहे आत्मा आहे आणि सर्व भूतमातंत्रांचा मित्र देखील आहे या ठिकाणी असे म्हटले पाहिजे कि जे जग भगवंतावर प्रेम करते हे उचितच आहे त्याचप्रमाणे राक्षसगण भयभीत होऊन सर्व देशांना पळत आहेत हे देखील उचितच आहे त्याचप्रमाणे कपिलमणी वगैरे सिद्धगण भगवंताला जे वंदन करीत आहेत ते देखील उचितच आहे भगवंत हे आनंदाचे स्थान कसे आहे याचे कारण सांगतात श्लोकसदेते स्वभाव हे श्रेष्ठ ब्रह्मदेवाचाही आदी करता आणि सर्व श्रेष्ठ असलेल्या तुला लोक का बरे नमस्कार करणार नाहीत हे अनंता देवांच्या देवा जगन नेवासा जे सत असत यांच्याही पलीकडे जे अक्षर ब्रह्म आहे ते तुच आहेस बस हे महात्मन तू सर्वांत श्रेष्ठ आहेस असे समजून तुला हे सर्व नमस्कार कसे बरे करणार नाहीत कारण तू हिरण्य हे आदिकर्ता कारण आहेस म्हणून अशा आदिकर्त्याला कोण नमस्कार करणार नाहीत अभिप्राय असा आहे की उपरोक्त कारणामुळे तू आनंद आणि नमस्काराला योग्य आहेस हे अनंता देवांच्या देवा जगन सर्वश्रेष्ठ अक्षर तूच आहेस असे वेदांता मधून समजते ते काय सत आणि असत जो विद्यमान आहे ते सत ज्यामध्ये तू नाहीस अशी धारणा होते ते असत आहे सत आणि असत ही ज्या अक्षरत्वाची उपाधी आहे ज्याच्यामुळे हे ब्रह्म सत असत आहे असे म्हटले जाते परंतु वास्तविक पाहता जे सत आणि असत यांच्या पलीकडचे आहे त्याला वेदवत्य लोक अक्षर म्हणतात ते ब्रह्म सुद्धा तूच आहेस अभिप्राय असा कि तुझ्याशिवाय दुसरा कोणीही नाही पुन्हा करताना श्लोक अडतीसा तू आद्य देव सनातन पुरुष तू या विश्वाचे योग्य आणि सर्वश्रेष्ठ असे धाम आहेस हे अनंतर उपा तुझ्यामुळेच हे सर्व जग सर्व परिपूर्ण आहे भाष्य जगाच्या उत्पत्तीच्या अगोदरचा तू आहेस पुरीमध्ये श करणारा म्हणून पुरुष पुराण चिरंतना असा तू या विश्वाचे सर्वोत्तम स्थान आहेस प्रलयाच्या वेळी समस्त जग ज्याच्यामध्ये लय पावते असा तू आहेस ज्या गोष्टीचे ज्ञान करून घ्यावे या सर्व वस्तूंना जाणणारा तू आहेस तू परमधाम परम वैष्णव पद आहेस अनंत संपूर्ण विश्व तुझ्यामुळे पूर्णत्व वावते विश्वव्यापी तू असा आहेस तुझ्या रूपाला अंत नाही त्याचप्रमाणे श्लोक एकोणीशे चाळीसावा तू वायू यम अग्नि वरुण चंद्र प्रजापती ब्रह्मदेवाचा पिता आहेस तुला हजारो वेळा नमस्कार असो पुन्हा पुन्हा नमस्कार असो बाश्यूच वायू यम अग्निरु चंद्रमा कश्यपादि प्रजापती आणि ब्रह्मदेवाचा पिता आहेस तुला हजारो वेळा नमस्कार असो नमस्कार असो सहस्र शब्दाने अनेक वेळा नमस्कार करण्याची आवृत्ती आणि गणना करण्याचे प्रतिपादन होते परंतु पुन्हा भूयो या पदामुळे अर्जुन अतिशय श्रद्धा नमस्कार करता करता तृप्त होत नाही असा भाव दिसून येतो श्लोक चाळीसावा हे अगाध सामर्थ्यवान देवा तुझ्या समोरच्या बाजूने आणि मागच्या बाजूला नमस्कार असो हे सर्वांच्या देवा तुला सर्वच बाजूने नमस्कार असो अगणित पराक्रम करणारा तू सर्व जगाला व्यापून आहेस म्हणूनच तू सर्व रूप आहेस पाश्यव आपणास पुढच्या बाजूने पूर्व दिशेने आणि मागूनही नमस्कार असो हे सर्व रूपा तुला सर्व बाजूंनी नमस्कार असो अर्थात सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहेस म्हणून सर्व देशांकडून तुला नमस्कार असो हे असीम पराक्रमी आणि तू असीम पराक्रमी आणि वीरवान आहेस वीर याचा अर्थ सामर्थ्य तर विक्रम याचा अर्थ पराक्रम असा आहे कोणी व्यक्ती सामर्थ्यवान असून सुद्धा पराक्रम करू शकणार नाही किंवा अत्यल्प पराक्रम करू शकेल परंतु तू अतिशय सामर्थ्यवान आणि असीम पराक्रम करणार आहेस म्हणून तुला अनंत विर्य आणि अमित पराक्रमी म्हणतात तू एका रूपाने सर्व जगाला व्यापून राहिला आहेस अर्थात तुझ्याशिवाय अन्य काहीही नाही मी आपले मोठेपण न जाणण्याचा अपराध करीत आहे म्हणून श्लोक एक वा। तुझा हा मोठेपणा न जाणता तू माझा जा मित्र आहेस असे समजून प्रेमाने किंवा मा अपराधितपणे माझ्याकडून हे कृष्णा हे यादवा हे मित्रा असे अवमानकारक तुच्छता दर्शक म्हटले गेले भाष्य तुझे हे विश्वव्यापी महान रूप आणि महान सामर्थ्य मला ज्ञात नव्हते मी मूळ होतो म्हणूनच किंवा थट्टने किंवा कि मित्रत्वामुळे तसेच आपण जणू एक वयाचे आहोत अशा बारीश समजुतीने किंवा उद्दामपणे तुला मी हे कृष्णा हे यादवा हे मित्रा अशा अवमानदर्शक शब्दांनी हका मारल्या या ठिकाणी इदम महिमानम अशी पदे आहेत इदम शब्द नपुसकलिंगी असून महिमान पुल्लिंगी आहे इदम हे महिमान याचे सर्व आहे हा प्रयोग व्याकरण दृष्ट्या चूक आहे तो पाठ इम असा बरा परंतु हा समजावे हे अच्युता जे केवळ विनोद म्हणून खेळ झोप बसणे भोजन यावेळी अगर एकता अगर मित्रांच्या समोरही तुझा मी अपमान केला आहे त्या सर्व अपराधांची ज्याला कशाचीही उपमा देता येणार नाही अशा तुला क्षमा करण्याची प्रार्थना करीत आहे भाष्य त्याचप्रमाणे केवळ मुडून तू माझ्याकडून अपमानित झाला आहेस विहार झोपणे बसणे अगर भोजनाच्या वेळी अपमानित झाला आहेस पायाने चालणे फिरणे म्हणजे विहार शयन म्हणजे शय्या स्थिर होणे किंवा बसणे याला आसन म्हणतात आणि भक्षण करणे याला भोजन म्हणतात या सर्व क्रिया करण्याच्या वेळी माझ्याकडून तू एकटा असताना तुझ्या समोर अगर तुझ्या पश्चात तुझा माझ्याकडून अपमान अथवा तिरस्कार झाला आहे हे अच्युता अशा या अपराधांच्या राशीला क्षमा कर समक्षमा शब्दाच्या पूर्वी तत् हे पद विशेषण आहे म्हणून तू श्लोक त्रे चवा तू या चराचर जगाचा पूजनीय आणि सर्वश्रेष्ठ गुरु आहेस हे अनुपम आणि प्रभाववान देवा त्रैलोक्यात सुद्धा तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही मग अधिक श्रेष्ठ तर कोण असणार भाष्य आणि जंगमात्मक जगाचा तू उत्पत्ती करता पिता आहेस तू केवळ पिताच नव्हे तर पूजनीय कारण तू थोरांमध्ये थोर आहेस तू कसा श्रेष्ठ आहेस तर या त्रैलोक्यात तुझ्यासारखा अन्य कोणीही नाही अनेक ईश्वर मानल्याने कोणताही व्यवहार सिद्धीप्रत जात नाही म्हणून ईश्वर दोन नाहीत जेव्हा त्रैलोक्यात तुझ्या शिवाय अन्य तुझ्यासारखा कोणी नाही असे म्हणताना ईश्वर एकमेव आहे कोणत्याही वस्तूची समानता दाखवणे म्हणजे प्रतिमा होय परंतु तू अप्रतिमा है। निरतिशय प्रभाव असणारा तू आहेस असे आहे म्हणून श्लोक सभ्यशाय स्वभाव म्हणून हे प्रभू हे शरीर तुझ्या पायावर लोटांगण लोटांगून योग्य आणि सर्वांचा नियंत्रता तुला तू प्रसन्न व्हावे करीत आहे पिता ज्याप्रमाणे भित्र ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपल्या प्रिय पत्नीचे अप अपराध सहन करतो त्याप्रमाणे माझे अपराध सहन करण्यास तू समर्थ आहेस भाष्य म्हणून तुला लोटांगण घालून अर्थात हे शरीर आपल्या पायावर घालून प्रणाम करीत आहे या योग्य स्तुती करण्यास योग्य विश्व नियंत्रक तुला ईश्वराला देवा माझेही अपराध सहन करणे तुला उचित आहे श्लोक पंचेचाळीसावा यापूर्वी कधीही न पाहिलेले तुझे आश्चर्यकारक रूप पाहून मला हर्ष होत आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळ होत आहे म्हणून तुझे ते देव रूप मला दाखव हे देवांच्या देवा जगन्यवासा तू प्रसन्न हो भाष्य तुझे हे विश्व मी अथवा अन्य कोणीपूर्वी पाहिले नाही अशापूर्वी कधीही न पाहिलेले रूप पाहून मी हर्षित झालो त्याप्रमाणे माझे मन भयाने व्याकुळही होत आहे म्हणून हे देवा तू मला तुझे ते रूप दाखव की जे माझे मित्र रूप आहे हे देवांच्या देवा जगन्यवासात तू प्रसन्न हो जगामध्ये निवास करतो म्हणून भगवंतला जगन्यवास असे म्हणतात श्लोक शेचाळीस मुकुट धारण केलेल्या कदा आणि चक्र हातात घेतलेल्या अशा तुला पाहण्याची मी इच्छा करीत आहे म्हणून हे विश्वरूपा महाबाहो तू चतुर्भुज रूपाने साकार हो पूर्वीप्रमाणे मस्तकावर मुकुट धारण केलेला हातात गदा आणि चक्र घेतलेला अशा तुला पाहण्याची मी इच्छा करीत आहे विश्व म्हणून विश्वरूपयुक्त भगवान तू वसुदेवाचा पुत्र वासुदेव चतुर्भुज हो अर्थात या विश्वरूपाला आवरून घेऊन वसुदेव पुत्र श्रीकृष्णाच्या रूपात स्थिर हो अर्जुन भयभीत झाला आहे असे पाहून आपल्या विश्वरूपाचा पसारा आवरून घेऊन मधुरवाणीने अर्जुनाला धीर देत भगवान म्हणाले लोकसत्य भगवान म्हणाले हे अर्जुना अत्यंत प्रसन्न होऊन मी आपल्या योगश योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे अतिशय तेजोमय सर्वांच्या पूर्वेचे आणि अनिर्बंध असे महासे विराट रूप तुला हे रूप तुझ्याशिवाय यापूर्वी अन्य कोणीही पाहिलेले नाही भाष्य हे अर्जुना मी परमात्म्याने तुझ्यावर अनुग्रह म्हणजे प्रसाद केला माझ्या ऐश्वर युक्त सामर्थ्याने हे परमश्रेष्ठ तेजमय तेजाने ओसंडून जाणारे ज्याला सीमा नाही असे अनंत सर्वांचे आधी असलेले विश्वरूप तुला दाखवले माझे हे रूप तुझ्याशिवाय अन्य कोणीही पाहिले नाही माझे हे रूप पाहून तू खरोखरीच कृतार्थ झाला आहेस अशा प्रकारे या विश्वरूप दर्शनाची स्तुती करतात श्लोक सत्य जॉयसाबा हे अर्जुना मनुष्य लोकात या प्रकारे हे विश्वरूप कोणालाही इतकेच काय वेदाध्ययन आणि शक्य नाही दान अथवा कर्माच्या सहाय्याने अत्यंत उग्र देखील पाहणे शक्य नाही भाष्य वेदाध्ययन अगर यज्ञ चार वेदांचे यथास्थित अध्ययन करण्याने अगर यज्ञ संपन्न करून मी दर्शन घेऊ शकत नाही वेदांत वेदांच्या अध्ययनाने यज्ञ सिद्ध होतात किंवा यज्ञ करता येतात यज्ञविषयक उल्लेखानाच्या उपलक्षणार आहे असेही नाही मनुष्याच्या दान करून श्रवत आत्मा स्मार्थ अग्निहोत्रादि आणि चांद्रयाणादी व्रताचे पालन करून उग्र तप केल्याने सुद्धा मी माझ्या स्वरूपाचे दर्शन देत नाही हे कुरु वीरा ज्याप्रमाणे हे विश्वरूप तू पाहिलेस त्याप्रमाणे या मनुष्य लोकामध्ये आणि कोणाच्याही मध्यस्थीने हे पाहता येणार नाही श्लोक एकोणपन्नासावा माझे हे अशा प्रकारचे विकराळ रूप पाहून तुला त्रास व्हायला नको आणि तुझा गोंधळ होऊ नये म्हणून आता भीतीशून्य आणि प्रेमळ होऊन तू माझे तेच रूप पुन्हा पहा भाष्य तू ज्याप्रमाणे माझे घोर रूप पाहिलेस त्यामुळे तुला भय वाटता कामा नाहीये किंवा गोंधळाला देखील नको तू भयशून आणि प्रसन्त होऊन तुला इष्ट वाटणारे शंख चक्र गदाधारी श्लोक पन्नासावा संजय म्हणाला भगवान श्रीकृष्ण असे बोलले आणि पुन्हा त्याचप्रमाणे आपले चतुर्भुज रूप अर्जुनाला दाखवले आणि पुन्हा भगवान श्रीकृष्ण सौम्य स्वरूप धारण करून भियालेल्या अर्जुनास धीर देता झालं याप्रमाणे भगवान वासुदेव पूर्वीप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले वसुदेवाच्या वा घरी जे रूप दाखवले होते त्याप्रमाणे पुन्हा सौम्यपणा धारण करून अर्थात प्रसन्न होऊन महात्मा श्रीकृष्णाने भयभीत झालेल्या अर्जुनाला पुन्हा धीर दिला श्लोक एकावन्नावा अर्जुन म्हणाला हे जनार्दना तुझे हे अतिशय शांत मनुष्य स्वरूप पाहून मी आता शांतचित्त झालो आहे मी माझ्या स्वाभाविक अवस्थेत आलो आहे भाष्य हे जनार्दना मी रूप मला प्रिय असणारे तुझे सौम्य रूप पाहून प्रसन्न चित्त झालो आहे आणि आपल्या स्वाभाविक अवस्थेत झालो आहे श्लोक भगवान म्हणाले माझे जे रूप तू पाहिलेस ते पाहण्यास अत्यंत दुर्लभ आहे कारण देव देखील सतत या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत असतात भाष्य माझे जे रूप तू पाहिलेस ते पाहण्यास अत्यंत दुर्लभ आहे जाते दर्शन अत्यंत कठीण आहे देवलोक सुद्धा माझ्या या रूपाच्या दर्शनाची नेहमी इच्छा करतात अभिप्राय असा की दर्शनाची इच्छा असूनही त्यांनी देवांनी तुझ्या प्रमाणे हे रूप पाहिलेले नाही आणि पाहणार देखील नाही कोणत्या कारणाने श्लोक त्रेपन्नाव ज्याप्रमाणे तुम्हाला पाहिले आहेस अशा प्रकारच्या मी वेदांनाही दिसणं शक्य नाही तपाने नाही दानाने नाही आणि यज्ञाच्या सहाय्याने देखील नाही वाशिव ज्याप्रमाणे तुम्हाला पाहिले आहेस या प्रमाणे असे रूप प्रथम ऋग्वेदे उग्रता गाय भूमी या प्रमाणे सुरक्षा यज्ञाच्या सहा पाहता येणे शक्य नाही अर्थात पूजा अगर यज्ञाने सुद्धा या प्रकारे मी दिसत नाही असे असेल तर हे दर्शन कोणत्या प्रकारे होऊ शकते ते सांगतात ब... श्लोक चौपन्नावा परंतु हे प्रतपा अर्जुना अनन्य भक्तीने अशा प्रकारचा मी प्रत्यक्ष दिसण्यास तत्वत जाणून घेण्यास तसेच माझ्यामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे दर्शन होते ती भक्ती कशा प्रकारची असते ते सांगताना भगवान म्हणतात हे अर्जुना अनन्य भक्तीच्या योगाने अर्थात जो भगवंताला सोडून अन्य कोणत्याही अलग वस्तूबद्दल कधीही प्रेमनिर्माण होत नाही ती अनन्य भक्ती होय ज्या भक्तीचे कारण संपूर्ण इंद्रियांच्या मार्फत एकुलत्या एक वासुदेव परमात्म्या शिवाय अन्य कोणत्याही गोष्टीचा लाभ नको असतो तिला अनन्य भक्ती असे म्हणतात अशा अनन्य भक्तीच्या मार्गाने अशा प्रकारचे रूप धारण करणारा विश्वरूपवाला मी परमेश्वर शास्त्रांच्या सहाय्याने जाणला जाऊ शकतो केवळ शास्त्रांच्या माध्यमाने जाणला जातो असेच नाही तर तो, तो परंत पा पाहिला देखील जातो अर्थात साक्षात समोर येतो किंवा प्राप्त देखील होतो अर्थात मोक्ष देखील प्राप्त करू शकतो संपूर्ण गीताशास्त्राचा कल्याणाच्या प्राप्तीसाठी कर्तव्य कसे करता येईल ते सांगण्यात येत आहे श्लोक पंचावन्न हे पांडुपुत्रा अर्जुना केवळ माझ्यासाठीच सर्व कर्तव्य क्रमे करणारा जो आहे त्याची गती मीच आहे माझा भक्त सर्व संग परित्याग केलेला सर्व ओतमात्रांमध्ये शत्रुत्व नसलेला जो असतो तो मला प्राप्त होतो माझ्यासाठी केलेले कर्म म्हणजे मत कर्म ते जो करतो तो मत कर्म कृत होय आपल्या स्वामीसाठी कर्म करतो परंतु मरणानंतर प्राप्त होण्याजोगी परमगती त्याला प्राप्त होत नाही परंतु माझ्यासाठी कर्म करणारा आणि मीच त्याची अंतिम गती आहे असे मानणारा जो असतो तो मथपरायण असतो त्याप्रमाणे तो माझाही भक्त आहे अर्थात तो सर्व इंद्रियांच्या सहाय्याने संपूर्ण उत्साहाने माझे भजन करतो तो माझा भक्त होय त्याप्रमाणे जो धन पुत्र मित्र स्त्री बंधुवर्ग यांच्या प्रेम अगर स्नेहरहित होतो त्याचप्रमाणे सर्व भूतांच्या ठिकाणी वैरभाव न ठेवणारा अर्थात आपले अनिष्ट करणाऱ्या करणाऱ्या बद्दल देखील भैरभाव नसलेला होतो हे अर्जुना असा जो माझा फक्त आहे तो मला प्राप्त करतो मीच त्याची सर्वश्रेष्ठ गती आहे त्याला दुसरी कोणतीही गती नाही हा तुला योग्य असा उपदेश मी केला आहे अध्याय अकरावा समाप्त